ओम नमो भगवते वासुदेवाय दुसरा ओव्या एकशे एक, एक देहाची देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया नामनो नये धनंजय जिया परी अर्जुना ज्याप्रमाणे देहरूप गावास आल्यावर जन्ममरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही काल लाटीचे लिहिले न मोही केले काळे गोरेपण धुतले पिटो अथवा ब्रम्हदेवाने कपाळी जे लिहिलेले असते ते अरे जसे काही केले असता पुसता येत नाही अथवा कितीही धुतले तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही केले काम्य कर मतैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडीता ऋण जायचे वसंडीना ज्याप्रमाणे कर्ज फेडले नाही तर त्यापासून जशी सुटका होत नाही त्याप्रमाणे फलेच्छेने केलेले कर्म फल करता धरणे घेऊन बसते का काम नाही न करिता अवसात घडे पांडू तरी वाय कांडे न झुंजता लागे जायसे अथवा अर्जुन फले छाही न धरता जर सहजच काम्य कर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या पोळी गुळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोडीचा अनुभव करून देतो अथवा राखोंडी असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो जसा चटका देतोच काम्य कर्मी हे एक सामर्थ्य आथी स्वाभाविक म्हणून नको एथ। जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्माचे फल अवश्य भोगावयास लावणे हे एक काम्य कर्मा मदे स्वाभाविक सामर्थ्य आहे म्हणून काम्य ठिकाणी मुमुक्षूने आवड ठेवू नये किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्म गा असे ते त्यजी जे विषय फार काय सांगावे अर्जुना पोटात गेलेले विष जसे वांतीचे औषध घेऊन ओकून टाकावे त्याप्रमाणे काम्य कर्म आहे त्याचा साधकाने त्याग करावा मग तया त्यागात ए जगी भंगी बोली जे अंतर अंगी मग त्या त्यागाची या जगतामध्ये अंतरंगी सर्व द्रष्टे लोक म्हणजे साधू लोक सन्यास या सदरात गणना करतात हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेची उपडणे धनत्यागे दवडणे भय जैसे भय समूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे त्याप्रमाणे हे काम्य कर्म टाकणे म्हणजे फलेच्छेलाच मुळासकट उपटणे होत आणि सोमसूर्य ग्रहणे येऊन इ करती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे, जे, जे, जे दिवस आणि चंद्र व सूर्य यांची ग्रहणे येऊन ती पारवण नावाची श्राद्ध करण्याचे प्रसंग आणतात अथवा आई बापाच्या मरणाने निश्चित झालेले श्राद्धाचे जे दिवस अथवा अतिथी हनपावे ऐस ऐसे पडे जे करावे ते कर्म जाणावे नैमित अथवा अतिथी जेव्हा येतो तेव्हा त्याचे जे, ते जे आदर तिथे करावे लागते ते अशा वेळी जे करावे लागते ते ते नैमितिक कर्म समजावे गे श्रगारी यवन दशा जैसे ज्याप्रमाणे वर्षा ऋतू आला कि आकाशच ढगाच्या रूपाने क्षुब्द होते किंवा वसंत ऋतू आला असता वनांची शोभा दुप्पट वाढते किंवा तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते का सोम कांतू सोमे पगळे सूर्य फाकती कमळे चंद्रकांत मणी जसा चंद्राच्या योगाने पाझरतो अथवा सूर्य विकासिनी कमळे जशी सूर्याच्या योगाने विकास पावतात या वरील सर्व दृष्टांतात जे मुळात असते तेच विस्ताराला पावते दुसरे बाहेरून कुठून येत नाही तैसे नित्य जे का कर्म त्याची निमित्ताचे उंजावे ते नाम नैमित होय त्याप्रमाणे जे नित्य कर्म असते त्यालाच काही कारणाचे नियम प्राप्त झाले असता ते नित्य कर्म वाढते व वा त्या योगाने त्या नित्य कर्माला नैमित्तिक असे नाव येते आणि सायं प्रातर मध्यानी जे करणे तेही प्रतिदिनी परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे आणि जे कर्म सकाळी दोन प्रहरी व संध्याकाळी आणि ते देखील दररोज करावे लागते यावरून ते अधिक आहे असे वाटेल परंतु डोळ्यातील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही अधिक होत नाही गती चरणी जैसी आरी ते दीप्ती दीपबिंबी अथवा गती बाहेरून कोठून संपादन न करता ती जशी पायात स्वाभाविक आहे अथवा दिव्याच्या ज्योती मध्ये प्रकाश जसा स्वाभाविक आहेस जसा स्वाभाविक आहे नित्यकर्माच्या अधिकाराचे त्याप्रमाणे स्वरूप आहे नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोली जे ते मानी दाविली तुझ अर्जुना लोकांमध्ये नित्य कर्म असे जे म्हणतात ते हे समज या प्रमाणे तुला नित्य व नैमित अशी दोन्ही कर्मांची स्वरूपे सांगितली हे ची नित्य नैमितिक अनुष्ठेय आवश्यक मनोनी म्हणो पाहती एक बांझ हेच नित्य नैमितिक कर्म वर्णाश्रम धर्मानुरूप करणे भागच असल्यामुळे कित्येक लोक ते निष्फळ आहे असे प्रतिपादनाचा प्रयत्न करतात परिभोजनी सर्वांगी फळ परंतु तृप्ती प्राप्त होणे व भूक जाणे ही भोजनाच्या जशी अंगभूत आहेत त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक करणे ही सर्व अंगाने फलद्रूप आहेत किडा गिठा पडे तरी मळू तुटे वाणी चढे या कर्मात या सांगडे फळ जाणावे हिणकस सोने अग्निट पडले असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि रंग म्हणजे कस वाढतो त्यासारखे त्या, त्या नैमितिक कर्माचे फल आहे असे समजावे जे प्रत्यवायत वगळे स्वाधिकार बहुबे उजळे तेथ हातो फळी मिळे सद्गतीसी कारण कि असलेले दोष जडून जातात व आपल्या अधिकाराला म्हणजे योग्यतेला चांगला उजाळा चढतो त्यामुळे तो नित्यनैमित कर्म करणारा ताबडतोब सदगतीला प्राप्त होतो ये येवडे वरी ढिसाळ नित्य नैमित मूळ नक्षत्री जैसे नित्यनैमित कर्मांच्या ठिकाणी इतके भारी फळ आहे परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करावायचा असतो तसे ते फल टाकणे जरूर आहे लता पिके आघावी तू तांधे पालवी मग हात न लावी तर माधवी सोडून निघाली वसंत ऋतू येतो तेव्हा सबंद वेलिल्या फळे येतात व आंब्याच्या झाडाला नवीन पालवी फुटते परंतु वसंत ऋतू त्याच नुसता हातही न लावता जसा ते टाकून जातो तैसी नोलांडी तारे खा चित्त दिमित्तिक कर्माकडे कर्मा लक्ष द्यावे नंतर त्या कर्माचे सर्व फलास ओकारी सारखे मानावे ये या कर्म फळ त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते एव संन्यास त्याग तूते परिसविले अशा या कर्म फल त्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात या प्रमाणे तुला त्याग व संभ काम्यपावे निषिध व स्वभावे निषेध असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्य कर्माची पीडा होऊ शकत नाही व निषिद्ध कर्म तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहज टाकले गेलेले आहे आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्याग ये शिर लोटलिया जैसे ये रंग आणि नित्य नैमित्तिक जे कर्म आहे ते या फल त्यागाने नाहीसे होते ते कसे तर मस्तक तोडून टाकल्याने बाकीच्या शरीराचा जसा सहजच नाश होतो मग सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिवसीत अपैसे ये मग धान्यास पीक आल्यावर जसे ते वाळून जाते त्याप्रमाणे कर्म मात्र नाहीसे झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान ओप शोधित येते ऐस निगुती दोनी त्याग संन्यास अनुष्ठ पडलेगा गा बांधती पाटू अशा रीतीने हे दोन्ही त्याग व संन्यास आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात ना तरी हे निगुती चुके मग त्यागु कि जे हात तुके न त्यजे अधिके गोवी ची पड़े। तैकाची हातावटी व मग अनुमानानेच त्याग जर केला गेला तर त्याग तर होत नाही पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिकच गुंतड्यात पडतो जे औषध व्याधी अनोळखि परत विख का अन्न न मानिता भूक न मारी काय रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतले जाते ते रोग्याला बरे न करता उलटे विषासारखे मारक मात्र होते अथवा भूकेचे वेळी जर अन्नाचा आदर केला गेला नाही तर भूक मरणार नाही का म्हणून त्याजे नोहे त्यागाते न सुवावे त्याज्या लागी नोहावे लोभापर म्हणून त्याग करण्यास योग्य नाही तेथे त्यागाचा उपयोग करू नये व जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी करू नये सर्वत्र झुंजेगते त्यागाचे बर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्याग त्या सर्व त्यागाचेही ओझे होते म्हणजे त्या त्यागानेच तो कर्मबंधात पडतो टाळावयाच्या गोष्टीस सर्व तोंड देणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टीकडे बघतही नाही म्हणजे निषिद्ध कर्माकडे ते वळतही नाही श्लोक तिसरा त्या तप कर्म न त्याच्या परम दोषवत बंधक म्हणून त्याज्य होय असे कित्येक पंडित सांगतात यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही असे दुसरे कोणी सांगतात एका फळाभिला म्हणती बंधके जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे कित्येकाच फा केल्या वाचून राहुवत नाही ते सांख्य शास्त्रकर्त्या कपिलाचे अनुयायी लोक कर्माला बंधकारक असे म्हणतात ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपण स्वतः नग्न असता त्या जग हसले म्हणजे तो जगाला भांडखोर म्हणतो काजी उभा लंपट रोगिया अन्ने दुषी धनंजयारुसे कोढिया कोपे अथवा अर्जुना जिव्हेच्या स्वाधीन असलेल्या रोगी अन्नाला नावे ठेवतो अथवा रक्तपीतीने सरलेला मनुष्य आपल्या शरीरावर न रागावता उलट माशांवर रागवतो तैसे फळ काम दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ मग निर्णय देती केवळ त्याच्या वेळ त्याप्रमाणे फलाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात व मग ते कर्मच टाकावे असा निर्णय देतात एक म्हणती करावेची आवश्यक जे ये वाचून शोधक आन नाही कित्येक पूर्वमिवांसक असे म्हणतात कि यज्ञातिक कर्मे अवश्य करावीतच कारण या वाचून शुद्धी घडवून आणणारे दुसरे साधन नाही मन शुद्धीचा मार्ग जै वि व्हावे असे वाटत असेल तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याचे कामी आळस करू नये भांगार आधी शोधावे तरी आगी जेवी नुबावे का आरिसा लागी साचावे अधिकरज हिणकस सोने जर शुद्ध करायचे असेल तर अग्निला कंटाळता काम नाही अथवा लोखंडाच्या आरशाला स्वच्छ करण्याकरता पुष्कळ कर धूळ वगैरे साठवून ठेवण्यास कंटाळता काम नाही लुगडी चोखे होवावी ऐसे आरी जीवी तरी संवदनी न मानावी मली न अथवा वस्त्रे स्वच्छ असावी असे जर मनापासून वाटत असेल तर परटाच्या वस्त्रे धुण्याच्या पात्राला घाणेरडी मानून ज्याप्रमाणे चालणार नाही तैसी कर्मे क्लेशकारे म्हण का अन्न लाभे अरुवारे रांधी ती त्याप्रमाणे कर्मे त्रास देणारी आहेत म्हणून त्यांचा त्याग करता का मने स्वयंपाकाच्या क्लेशाशिवाय सुंदर अन्नाचा लाभ होईल का इही, इही गा शब्दी एक कर्मी बांधवी ती बुद्धी ऐसा त्यागवादी पडवणी ठेला. अशा अशा प्रकारच्या बोलण्याने कित्येक लोक कर्माच्या ठिकाणी बुद्धीच जखडून टाकतात म्हणजे कर्म करावे असाच बुद्धीचा निश्चय करतात अशा रीतीने त्याग अमेळात पडून राहिला म्हणजे त्यागाविषयी एक असा काहीच निश्चय झाला नाही श्लोक चौदा निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध सं त्यागास हे नरश्रेष्ठ त्याग तीन प्रकार चा सांगितलेला आहे परियाता विसंवादे त्यागाचा निश्चय भेटे तैसे बोलो गोमटे अवधान दे तरी आता ज्या योगाने त्यागासंबंधाचा अमेर मिटेल व त्या संबंधाचा ठाम निर्णय लागेल तशा प्रकाराने मी सांगतो तू चांगले लक्ष देऊ नये तरी त्यागू एथ पांडवा त्रिविधूपई पै तया त्रिविधाही ही बरवा विभागू सांगो तरी अर्जुना त्या कर्मत्यागाचे बाबतीत त्याग तीन प्रकारचा आहे असे समज या तिन्ही प्रकारचे चांगले वेगवेगळे वर्णन करून सांगू त्यागाचे तिन्ही प्रकार की जती जरी गोचर तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण त्यागाचे तीन प्रकार जरी पुढे स्पष्ट सांगायचे आहेत तरी तूर्त, त्यागाच्या तात्पर्य अर्थाचे सार एवढे आहे असे समज मज सर्वज्ञाची ये बुद्धी जे आलोट माने त्रिशुद्धी ते निश्चय तत्व आधी अवधारीपण जे त्यागाच्या निर्णयाचे तत्व मी जो सर्वज्ञ त्या माझ्याही बुद्धीला खरोखर फारच पडते ते त्यागा त्यागासंबंधीचे ठाम मत अगोदर ऐकुली ये सोडवणे जो मुमुक्षु जागो मने तया सर्वस्वे करणे एक तर संसार बंधनापासून आपल्या सुटकेविषयी सावध राहू असे जो मुमुक्षु म्हणतो त्याला सर्व प्रकाराने हेच करण्यास योग्य आहे श्लोक पाचवा यज्ञदान तप कर्म कार्य नाही ते केलेच पाहिजे कारण यज्ञ दान व तप ही फलेच्छा टाकून ती करणाऱ्यांना चित्त शुद्ध करणारी आहे जी येज्ञदान तपादिये कर्मे आवश्यके तीये न सांडावी पाथिके पाऊले जैसी ते हे कि य्ञ दान तप वगैरे ही जे आवश्यक कर्मे आहेत ती कर्मे टाकू नयेत ते कसे तर ज्याप्रमाणे प्रवास करणाऱ्याने पाऊला पुढे पाऊल टाकणे म्हणजे चालणे सोडू नये हारतले तले न देखिजे तव मागू न संडीजे कान न लोटी जे, भाणे जेवी हरवलेली वस्तू जोपर्यंत दिसली नाही तोपर्यंत तिचा माख टाकू नये अथवा तृप्ती झाली नाही तोपर्यंत वाढलेले ताट ज्याप्रमाणे पलीकडे सारू नये नाव थडी न ना पवता न सांडीचे केळी न फळता का ठेविले न दिसता दिपू जा नदीच्या किनाऱ्याला न पोचता जसा नावेचा त्याग करू अथवा केळीला फळे येण्याच्या अगोदर जशी ती टाकू नये किंवा आपली ठेवलेली वस्तू दिसली नाही तोपर्यंत उदासी त्या तो उदासीन त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी पक्का निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञाधिक कर्माविषयी उदासीन होऊ नये पैसवाधिकारुरूपे यागतपे अनुष्ठावीची आक्षेपे अधिकेवर ती टाकू तर नाहीयेतच पण आपल्या अधिकाराप्रमाणेच ती अधिकारा यज्ञ दान तप वगैरे कर्मे अधिक दक्षतेने आचरावीत जे चालणे वेगावत जाय तो वेगू बैसा वयाची होये तैसा कर्म अतिशय आहे नैष्कर्म्यालागी कारण की चालणे जसे जलद तसा तो चालण्याचा वेग करता म्हणजे विश्रांती करताच कारण होतो त्याप्रमाणे कर्मचार पोहोचण्याकरता मांडी बांधी तव तुकीजे व्याधी तयाची एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याचा जसा जसा अधिक नियम करेल तसा तसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल तैसी कर्मे पाती, यथा निगुती, हातो किती देऊनी त्याप्रमाणे जेव्हा कर्मे योग्य हातवटीने जलद केली जातात तेव्हा चित्तावरचे रजोगुण व तमोगुण म्हणजे चंचलता व पापवासना साप नाहीसे होतात कापाठो वाटी पुटे भांगारा खारू देणे किड झडकरी तुटे निर्व्याजू होय अथवा हिनकसोन्याला वरचे वर क्षाराची पुटे देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील हिनकस भाग लवकर नाहीसा होतो व ते सोने निर्दोष होते तैसे निष्ठा केले कर्म झाडी करुनिरजतम सत्व शुद्धीचे धाम डोळा दावी त्याप्रमाणे आस्थापूर्वक केलेले कर्म चित्तावरील रजतम नाहीसे करून अंतःकरण शुद्धीचे ठिकाण प्रत्यक्ष अनुभवाला आणते आली कर्मे अर्जुना म्हणून अंतःकरण शुद्धीची इच्छा करणाऱ्या कर्मे ही तीर्थाच्या बरोबरीला येतात तीर्थे बाह्यमळू क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एव तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची तीर्थाच्या योगाने बाहेरील शरीरावरील मळ धुतला जातो व कर्माने चित्त शुद्धी होते त्याप्रमाणे सत्कर्मे हिच पवित्र तीर्थे आहेत असे समज तृषार्था मरुदेशी झळे अमृते वळली जैसी अंधारागी डोळ्यांशी अमृताची वृष्टी व्हावीच्या सोयी करता त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष बुडतया नेची धावी पडतया पृथ्वीच कळ वळिली निमतया मृत्यूने दिली आयुष्य वृद्धी नदीत बुडणाऱ्याचे रक्षण करण्यास नदीत जशी धावून यावी अथवा पडणाऱ्या विषयी जसा पृथ्वीलाच कळवळा यावं किंवा मरणाऱ्याला मृत्यूनच आयुष्य वाढवून द्यावे तैसे कर्मे कर्म बद्ध विले पंडू सुता जैसे ती मरता राखीला विषय अर्जुना मारक जे विष ते रसायन रूपाने दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसे वाचवते त्याप्रमाणे बांधणारी जी कर्मे कर्मानेच कर्मबंधना पासून सोडवले जाते कर्मे की होती। अर्जुना त्याप्रमाणे कर्मे जरी सामान्यत बंधच निर्माण करणारी असतात तरी कर्म करण्याची एक हातवटी ठरलेली आहे त्या हातवटीने केलेली कर्मे सोडवण्याला म्हणजे मुक्त करण्याला कारणीभूत होते श्लोक सावध तू कर्माण संगम त्यक्तव्यानी ती मे पार्थ निश्चित म्हणजे कर्तृत्व मद आणि फलेच्या सोडून केली पाहिजेत असा हे पार्थ माझा निश्चित व उत्तम निरप आहे असे जाण आता ते हातवटी तुझ सांगो गोमटी जया कर्मासी किरीटी कर्मची रुसेन अर्जुना ज्या हातवटीने कर्मे केली असता कर्मच कर्मल नाहीसे करते ती चांगली हातवटी आता तुला सांग तरी महायाग प्रमुखे महायामुखे कर्मेकेपणाचे ने तर पंचमहायज्ञानी कर्मे बिंचूक हातून घडली असताही करतेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही जे मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीत ऐशी तो शुजी मी जो मोलांनी तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो आहे असा मोठेपणा नसतो म्हणून त्याचे अंत करण्यात आनंद होत नाही कामुद्रा समर्थाची या जो एकटू झोंबेरा या तो मी जिनता ऐसिया गर्वा अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या जोरावर जो, जो एकटाच कोणी नोकर दुसऱ्या राजाशी लढतो त्याच्या मनात मी त्या राजा जिंकणार असा अभिमान येत नाही पुरोतून जो दुसऱ्याच्या कासेला लागून तरुण जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व राहत नाही अथवा याच्या तर्फे दानधर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असा गर्व निर्भित नाही येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्मे येतील तसे करूनच संपवावीत आणि केला कर्मी पांडवा जो आधी फळाचा यावा तया मोहरा हो नेदावा मनोरथू आणि अर्जुना केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलाची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला बळू देऊ नये आधीची फळी आस तुटिया, कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळ धाया पाहिजे जैसे अर्जुना आरंभीस फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा ते कसे तर ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हतुक दृष्टीने पाहते त्याप्रमाणे पिंपळू वाचिया आशा न शिंपी जे पिंपळू जैसा तैसी या फळ निराशा की जती कर्मे पिंपळाच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही त्याप्रमाणे फलाची आशा टाकून कर्मे करावी सांडूनी दुधाची टकळी गोवारी गावधने वेटाळी किंबहुना कर्मफळी तैसे कि जे याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो फार काय सांगा कर्मफलाच्या ठिकाणी तसे करा म्हणजे कर्माच्या फलाच्या ठिकाणी लोभ न ठेवता कर्मे करा ऐसी हे हातवटी जे क्रिया उठी आपुलिया गाठी लाहेची तू. अशा उठे आपुलियावरूपाचा लाभ होतो म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा म्हणून फलाचा संबंध म्हणजे इच्छा सोडून व देहाचा अहंकार टाकून कर्मे करावीत हा माझा सर्वांना चांगला निरूप आहे जो जीव बंधे शिणला पुढ़त जो जीव संसार बंधाने दुःख पावला आहे व जो आपल्या मुक्ततेविषयी खटपट करीत आहे त्याने या सांगितलेल्या गोष्टी शिवाय दुसरे काही करू नये असे वारंवार सांगणे आहे श्लोक सातव नियतसू संन्यास कर्मो नोपद्य मोहात्यागस परिकीर्ती नित्य कर्माचा संन्यास करणे योग्य नाही मोहाने केलेल्या त्याच्या त्यागास तामस त्याग म्हणतात ना अंधाराचे निरोखे जैसी डोळा रोवी जती नखे खे कर्मत कर्मत्वेषेजो जो अशेखे कर्मेची सांडी अथवा अंधारा दिसत नाही म्हणून त्या रागाने डोळ्यात जशी नखे खुपसावीत त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकतो तर जे कर्म सांडणे ते तामस पै मी म्हणे शिसराचार रागी लावणे शिसची जैसे त्याचे जे हे कर्म टाकण्याचे कृत्य ते तामस आहे असे मी म्हणतो अर्ध शिशीच्या रागाने जसे टोकेस तोडावे तसे हे करणे आहे हा गा मार्गू दुवाडू होये तरी निस्तरी ती लपा कि त्याची खांडणे आहे ते सोडून रस्त्याच्या अपराधामुळे ते पायच तोडावेत का भुकेली या पुढे अन्न हो का भल तैसे उन तरी बुद्धीनं घेता लघन भाणे पापरा हलया भूकेलेल्या मनुष्याच्या पुढे आलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले तरी बुद्धीने लंघनाचा विचार न करता जसे ते ताट त्याने लाथेने उडवावे तैसा कर्माचा बाध हिस्तरी करीते हे तामसू नेणे भ्रमे माझविला त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेला तामसी मनुष्य कर्माचे बंधन कर्म करण्याच्या हातावटीने कर्मे करून कर्मानेच नाहीसे करावे हे जाणत नाही की स्वभावे आले विभागा ते कर्मची संडी पईगा, तरी झणे आतळा त्यागा तामसा तया। तर उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले जे कर्म ते कर्मच टाकतो परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस श्लोक आठवा दुःखम सकृत्वा राजसम त्यागम न्याग फुखरूप आहे म्हणून त्याचा शरीर त्रासाच्या भीतीने जो त्याग केला जातो तो राजस त्याग होग करणाऱ्या फळ मिळत नाही अथवा स्वाधिकारुबुजे आपले विहितही सुझे परी करीत उमजे निबरपणा अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो व आपल्याच सांगितलेले कर्तव्य सुद्धा त्याला उमसते परंतु करण्याच्या त्रास वाहतीये वेळे जड शिदोरी जयसी कारण की कर्माच्या आरंभाची बाजू प्रथम थोडा वेळ कष्टदायक असते शिदोरी वाहत असताना प्रथम जशी जड वाटते निंब जिभे कडवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्मा ऐल शेवटू खणुवाळा होय प्रथम कडू लिंब जिभेला जसा कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो त्याप्रमाणे कर्माचा अलीकडला शेवट म्हणजे आरंभाची बाजू त्रासदायक असते गायी दुवाड शिंग शेवंतीये अडव आंग भोजन सुख महाग रांधता थाळी गाय स्वरूपत असते परंतु शिंगाचा चा दगदगीमुळे तेही कष्ट साध्य होते तैसे पुढत पुढती कर्म आरंभी अति विषम म्हणून तो ते श्रम करिता त्याप्रमाणे कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असते म्हणून तेच तेच वारंवार करताना तो श्रम मानतो एरवीथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही वास्तविक पाहता शास्त्राने कर्म करावयास सांगितले आहे म्हणून तो कर्म करावयास आरंभ करतो परंतु त्या कर्माने त्यास क्लैशात घातले तर जसा अग्निने पोळलेला मनुष्य अग्निला टाकून देतो त्याप्रमाणे तो म्हणतो देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे तर मग पाप्या सारखा कर्माधिकांचा शीण का करू केले कर्मी जे द्यावे ते हो कर्म काही फल देईल परंतु उधार नको। सांप्रत हातात असलेले म्हणजे उपलब्ध उत्तम भोग भोगावे, हेच बरे नव्हे का ऐसा शरीराची आकलेशा भेणे कर्मे विरेशा सांडी तो परी येसा राजसत्यागु वीरश्रेष्ठ अर्जुना अशा रीतीने आगी पडे ते हो मान लगे वास्तविक विचार करून पाहिले तर राजस त्यागातही कर्मत्याग होतो परंतु त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप अथवा दूध अग्नित पडले असता ते होमाला लागले असे होत नाही का बुडोनी प्राण गेले ते अर्धोदकी अथवा पाण्यात बुडून ज्यांचे प्राण गेले ते अर्धोदकात समाधीस्थ झाले असे म्हणू नये तर त्यांचा तो मृत्यू वाईट प्रकरणातच जमा होत तैसे देहाचे नि जेणे कर्म पाणी सुभे फळ त्याप्रमाणे देहावर ती कष्टकारक कर्मे होत नाहीत तर त्यावर पाणी सोडतो म्हणजे तो कर्म टाकतो परंतु या त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही किंबहुना आपुले जी ज्ञान होय उदया आले तई नक्षत्राते पाहले गिळी जैसे फार काय सांगावे आत्मज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रात काळ झाला की तो नक्षत्रानं नाहीप्रमाणे अर्जुना सर्व क्रिया आपल्या कारणांसुद्धा म्हणजे कारणांसह म्हणजे अज्ञानासह नाहीश्या होतात त्या कर्मत्यागाला जे मोक्षफळ येते ते, ते मोक्षफळ अज्ञाना त्याग या नाही अर्जुन म्हणून तो त्यागू न माना राजसूत ते मोक्षफळ अज्ञानी त्याग करणाऱ्याला म्हणजे राजसा त्याग्याला मिळत नाही म्हणून तो राजसा त्याग हो तो खरा त्याग आहे असे मानू नका तरी कोणे पायथ त्यागे ते मोक्षफळ घररी हे ऐक प्रसंगे बोली तर कोणत्या त्यागाने ते मोक्षफळ घरात घुसते म्हणजे आपण होऊन मिलते हेही प्रसंगानुसार येथे सांगण्यात येईल ऐक श्लोक नव कार्यकर्म नियतम क्रिय ते अर्जुन संगम त्यक्त वा फलमचे सत्याग सात्विकोमत हे अर्जुन कर्तव्य म्हणून जे नित्य कर्म आसक्ती म्हणजे कर्तृत्व सोडून आणि फलाकांक्षा सोडून केले जाते त्याला सात्विक त्याग म्हणतात तरी स्वाधिकाराचे स्वभावे श्रुंगार वर्णाश्रम धर्मानुसार जो कर्म स्वाभाविक रीतीने आपल्या वाट्याला आले असेल ते कर्म शास्त्राचा मान ठेवणे हाच कोणी अलंकार तो त्या कर्मावर चढवून शास्त्राला मान देऊन यथासांग आचरतो